अध्याय अठरावा सूत्र चौथे भावना किंचित परमार्थत नास्त्यभाव स्वभावाना क्रमांतात हा संसार ही केवळ भावना आहे प्रत्यक्षात असा तो अस्तित्वातच नाही भावरूप पदार्थात तसेच अभावरूप पदार्थात सुद्धा राहणारा जो स्वभाव आहे म्हणजेच आत्मा आहे त्याचा कुठेच अभाव नाही अष्टावक्र म्हणतात की हा संसार अस्तित्वात आहे ही आपली केवळ भावना आहे वास्तवदृष्ट्या तो अस्तित्वात असा नाहीच प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भावनेनुसार जगाकडे पाहतो म्हणून प्रत्येकाला हे जग वेगवेगळे दिसते माणसाची जशी इच्छा असेल तसे त्याला जग दिसते मनुष्याचे मन वासना इच्छा मोह आसक्ती भय राग लोप द्वेष व अन्य भावनांनी भरलेले आहे म्हणून त्याला संसार तसाच दिसतो जग हे खरे तर आपल्याच मनातील भावनांचे प्रतिबिंब आहे स्वप्न सुद्धा मनाचेच प्रतिबिंब असते पण तरी ते खरे वाटते स्वप्नभंग झाल्यानंतरच कळते की हे स्वप्न होते आणि ते खोटे होते त्याचप्रमाणे हे जग सुद्धा स्वप्नाप्रमाणे आपल्याच भावनांचे प्रतिबिंब आहे पण अज्ञानी माणूस त्याला सत्य समजतो आत्मज्ञान झाल्यावरच हा भ्रम संपतो आत्मज्ञान झालेल्या माणसालाच हे जग माया असल्याचे असत्य असल्याचे कळते आत्मज्ञानीच जगाचे नेमके स्वरूप ओळखू शकतो म्हणून पुरुष सांगतो की हे जग भावनेतच अस्तित्वात आहे प्रत्यक्षात ते अस्तित्वातच नाही परमार्थने म्हणजेच परमार्थानुसार आत्मा सत्य आहे व जग हे केवळ माया किंवा मा भास आहे अहंकारशून्य तसेच वासनाशून्य झाल्यामुळे ज्ञानी माणसाच्या लेखी या जगाची काहीच उपयोगिता नाही का काहीच प्रयोजन नाही सारे जग अर्थशून्य आहे जगाचे वास्तविक स्वरूप आत्मज्ञानी माणूसच जाणू शकतो भीतीमुळे माणसाला दोरीच्या जागी साप दिसू लागतो लहान मुलाला भीती माहीत नसलेने तो सापाला सुद्धा दोरी समजून उचलून घेतो आपली पत्नी मुलगा हे सर्व चांगले वाटतात याचे कारण आपल्या अपेक्षा व स्वार्थ त्यांच्याशी निगडीत असतात अन्यथा ते तर मागच्या जन्मात कधीही तुमच्या नव्हते आणि मृत्यूनंतरही तुमची साथ देणार नाहीत जर स्वार्थपूर्ती झाली नाही तर या जन्मातच अर्ध्यावर सोडून पळून जातात केवळ ज्योतिषाने कुंडली जमवून दिली म्हणजे कोणी पती पत्नी होत नाही खोटा पती व खोटी पत्नी जणू काही दोन आंधाळ्यांप्रमाणे एकमेकांचे हातात हात धरतात म्हणून काही काळ एकत्र राहतात अन्यथा ते एकत्र राहणे शक्यच नाही नंतरही साऱ्या जीवनात मानसिक क्लेश व कष्टच सहन करावे लागतात ज्योतिषाला विचारले की अठ्ठावीस गुण मिळत होते तरीही पती पतीपत्नीत भांडणे का होतात तर ज्योतिषाजवळ त्याचे काहीच उत्तर नसते तुमचे मित्र तुमचे शत्रू हे सारे तुमच्या मनाच्याच स्वार्थाचे प्रतिबिंब आहे स्वार्थ नसेल तर कोण मित्र आहे आणि कोण शत्रू आहे संसार हा सर्वात आहे पण तो विश्वासार्ह आत्मा हा भावरूप आहे व सर्व प्रकारच्या पदार्थात विद्यमान आहे आत्मा हा भावरूप व सत्य आहे संसार अभावरूप व असत्य आहे पण या दोघातही स्वभाव रूपाने विद्यमान असा एकच आत्मा आहे आत्मा सर्वांमध्ये आहे त्याचा कोठेच अभाव नाही बाकी सर्व अभाव रूप आहे प्रकरणाचा विषय आहे बोधोदय हा संपूर्ण शांतीचा रस्ता आहे प्रकरण अठरावे सूत्र पहिले अष्टावक्र उवाच योधोदये तावत स्वप्नवत भवते भ्रम तस्मै सुखाय नमताय ते सर्व भ्रम स्वप्नांप्रमाणे नाहीसे होतात त्या एकमात्र आनंद रूपी शांत व तेजोमयास प्रणाम असो हे प्रकरण आत्मज्ञान शतक या नावानं प्रसिद्ध आहे जो एकमात्र आहे आनंद स्वरूप आहे सृष्टीत त्याच्याहून वेगळे असे काहीच नाही जो शांत व तेजोमय आहे अशा त्या ब्रम्हला मुनी श्रेष्ठा अष्टावक्र प्रारंभी प्रणाम करतात जीव स्वतःला अज्ञानामुळे आत्म्यापेक्षा वेगळे समजतो परंतु जेव्हा आत्म्याचा बोध होतो तेव्हा आत्मज्ञान प्राप्ती होते व जेव्हा जीव आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो तेव्हाच आपण आत्म्यापेक्षा वेगळे असल्याचा भ्रम नाहीसा होतो अन्यथा हे अज्ञान हेच त्याचे बंधन तेच त्याचे जग आहे पण ज्ञानप्राप्तीनंतर ते नाहीसे होते हे मायारूपी स्वप्नमय खोटे असत्य व क्षणभोंगूर अनित्यजग आहे हे तेचे लक्षात येते हे केवळ दृष्टी परिवर्तनामुळे होऊ शकते अज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टी वेगळी असते आत्म्याचा अनुभव नसल्याने तो या जगाला सत्य व शाश्वत नित्य समजतो आणि विषयांचा उपभोग घेण्यात परम सुख अनुभवतो त्याला आत्मा परमात्मा ब्रह्म ईश्वर हेच भ्रमजनक व वा मायारूपी वाटतात जे दिसत नाही ते सत्य कसं असेल असा अज्ञानी अस माणसाचा प्रश्न असतो ईश्वर भक्तीला तो दुकानदारी समजतो पंडे पुजारी मुल्ला मौलवी आणि धर्मगुरु यांची दुकानदारी मानतो अज्ञानी पुढे जाऊन असेही म्हणतो की जे डोळ्याने दिसते आहे त्याला माया ठरवून जे अदृश्य आहे त्याला प्रतिष्ठित करण्याचे धर्मगुरूंचे कट कारस्थान आहे व त्यामुळे अंधविश्वास अज्ञान वाढलेले आहे ज्ञानी व अज्ञानी दोघांची आपापले वैचारिक दृष्टी व आपापले तर्क आहेत दोघेही आपापल्या जागे बरोबर आहेत ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनात फरक हा राहणारच हा फरक तर्क व वादविवाद केल्याने नाहीसा होणार नाही तर बोधामुळे नाहीसा होईल बोध झाल्यावरच अज्ञानाचा अंधार नाहीसा होईल सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे बोधोदय झाल्यावर अज्ञान नाहीसे होते अंधार नाहीसा व्हावा म्हणून केलेले नकारात्मक प्रयत्न चुकीचे आहेत अंधार नाहीसा केला म्हणजे सूर्य उगवेल असे जो सांगतो तो भ्रमात आहे म्हणून मुमुक्षू नेहमी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात आत्मज्ञान झाल्यामुळेच सारे भ्रम नाहीसे होऊन व्यक्तीला शांतीचा लाभ होऊ शकतो त्यास परमश्रेष्ठ आत्म्याला नमस्कार करून अष्टावक्र या प्रकरणाचा प्रारंभ करतात अज्ञानी जर जगाला असत्य समजत असेल तर ते सुद्धा ढोंग आहे अप्रामाणिकपणा आहे अज्ञान कबूल करणे हा प्रामाणिकपणा आहे अज्ञानावर ज्ञानाचे खोटे आवरण घालणे अप्रामाणिकपणा आहे त्यामुळे व्यक्ती जणू बहुरूपी होऊन जाते प्रकरण अठरावे सूत्र दुसरी अर्जयत्वाखिला पुष्कलान नाही सर्व परित्यागम अंतरेन सुखी भवेत अष्टावकर म्हणतात सर्व आयुष्य खर्च करून मनुष्य धन कमावून अधिकाधिक सुखांचा उपभोग केतो पण सर्वांचा त्याग केल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही अष्टावक्र म्हणतात की केवळ पैसाच केवळ रुपयेच हे धन नसून ते अनेक प्रकारचे विविध स्वरूपाचे असते घर जमीन प्रॉपर्टी हत्तीघोडे वाहने जडजवाहीर जनावरे बाग बगीचे सर्व धनच आहे फार काय ज्ञान विद्या पांडित्य कला विद्वत्ता या गोष्टी सुद्धा धनच आहेत भोग मिळवण्यासाठी मनुष्य या धनाचा उपयोग करतो किंवा या गोष्टी देऊन त्यांच्या बदल्यात सुख सुविधा प्राप्त करून घेतो श्रीमंतांना तर असा विश्वासच वाटतो की पैशाने व काही खरेदी करता येते देशाचे राजकारण अर्थव्यवस्था उद्योग तंत्रविज्ञानाचे फायदे अशा अनेक क्षेत्रावर आजच्या परिस्थितीत धनशक्तीचा प्रभाव फार आहे पैशाचा पूर्ण अभाव असलेल्या म्हणजे धनविरहित समाजाची तर कल्पनाही करता येत नाही सार्या आशा अपेक्षा धनसंपत्तीशी निगडित असतात संकटात अडीअडचणीच्या वेळी पैसा कामाला येईल असाच सर्वजण विचार करतात काही व्यक्ती तर याच कारणाने आपल्या कुटुंबाला सुद्धा आपली संपत्ती समजतात कारण कुटुंबातले सदस्य सुद्धा संकटाच्या वेळी कामाला येतात परंतु अष्टावक्रांचे सांगणे असे आहे की धनाच्या संपत्तीच्या जोरावर मनुष्य जास्तीत जास्त भोग प्राप्त करतो पण सुखी मात्र होत नाही सुख आणि आनंद पैशांनी खरेदी करता येत नाहीत कारण या गोष्टी बाजारात मिळत नाहीत ती तर आपल्या अगदी आतल्या मनात जन्माला येणारी अनुभूती आहे श्रीमंतीमुळे माणूस सुखी होऊच शकत नाही श्रीमंत माणसे नेहमी कोणत्या तरी काळजीत असतात कुणाची पचनशक्ती खराब असते तर कुणाला मधुमेह झालेला असतो कुणाला झोपच येत नाही तर कुणी चिंताग्रस्त आहे तर कुणाला अपत्य प्राप्तीच झालेली नाही संपत्ती गोळा करायलाही अतिशय त्रास घ्यावा लागतो आणि नंतर तिच्या रक्षणाच्या काळजीने पुन्हा कष्ट करावे लागतात या पैशामुळेच चोरी खून गुंडागर्दी विश्वासघात यासारखी गुन्हेगारी वृत्ती निर्माण होते हा पैसाच अनाचाराच्या व दुराचाराचा मुळाशी असतो म्हणून पैशाने कधीच सुख आनंद व शांती प्राप्त होत नाही पैसे मिळवणे हा गुन्हा नसला तरी पैशाच्या मागे मागे धावून त्यासाठी वेडे होणे हे मात्र फार वाईट आहे हेच सर्व अशांतीचे कारण आहे म्हणून मुनी श्रेष्ठ सांगतात कि धनसंपत्तीमुळे सुप्राप्ती होत नाही सु त्याग केल्याने प्राप्त होते त्यागाचा अर्थ असा नाही की पैसे मिळवणे बंद करून आळशी आणि भिकारी होऊन जगावं सारे सोडून जंगलात जाणे किंवा संपत्ती नष्ट करणे असाही अर्थ नाही संपत्तीच्या प्रति आसक्ती न ठेवणे आसक्तीचा त्याग करणे एवढाच याचा खरा अर्थ आहे पैशाची गुलामी सोडा पैशासाठी वेडे होऊ नका हा खरा भावार्थ आहे पैसा भोग देतो भोगाचे सुख देतो पण ते सारेच क्षणभंगूर असत संपत्ती चंचल असते तिचा भरोसा नाही ती क्षणात अदृश्य सुद्धा होऊ शकते म्हणून संतोष हेच परमसुख असल्याचे ज्ञानवंतांनी सांगितलेले आहे ज्ञानी सांगतात गौधन गजधन, वाजिधन और रतन धन खान जप आवे संतोष धन सबधन धुरी समान संपत्ती ही क्षणभंगूर आहे असत्य आहे ती खरी संपत्तीच नाही हे उमजणे म्हणजे ज्ञानप्राप्ती होणे होय वही ही जाणीव झाल्यावर त्या असत्य संपत्तीचा त्याग केल्यानेच संतोष शांती व सुख प्राप्त होते संग्रह करणे धनसंचय करणे यात सुख नाही पण त्याचा त्याग करण्यात समाजाकडून कमीत कमी घेतो -कमी व जास्तीत जास्त देतो तोच सर्वांपेक्षा जास्त सुखी होतो जो फक्त घेतच राहतो व देत मात्र काहीच नाही तो दुःखी व अशांत होतो अध्या अठरावा सूत्र तिसरे कर्तव्य दुःख मार्तंड ज्वाला दग्धांत कुत प्रशम पियुषम अष्टावक्र म्हणतात कर्तव्य करण्यातून निर्माण झालेल्या सूर्याच्या ज्वालानी ज्याचे अंतर्मन जळले आहे त्या पुरुषाला शांती रुपी अमृत धारेच्या पावसाशिवाय सुख कसे मिळणार ज्ञानी माणसाचा उपदेश अज्ञानी माणसाला कळू शकत नाही कारण अज्ञानी माणसाचे मन सदैव अपेक्षा इच्छा स्वार्थ अशा गोष्टींनी ओतप्रत भरलेले असते विषात अमृत मिसळले तर ते अमृत सुद्धा विष होऊन जाते म्हणून अज्ञानी जोपर्यंत संकुचितपणाचा त्याग करत नाही तोपर्यंत ज्ञान सांगून सुद्धा त्याला ते कळत नाही म्हणून एकाच गोष्टीची वेगवेगळी विवरणे व वर्णने जन्मला येतात या सूत्रात अष्टावक्र स्वामिनी कर्तव्य कर्मातून दुःखे निर्माण होतात हे स्पष्टपणे सांगून म्हणतात कि या दुःखरूपी सूर्याच्या ज्वालामुळे अंतर्मन जळतं दुःखी होत या दुःखातून सुटका करून घेण्याचा उपाय शांतिरुपी अमृतधारेचा पाऊस आहे त्याच्याशिवाय दुःखातून सुटका होत नाही त्याच्याशिवाय मनुष्य सुखी होत नाही येथे कर्तव्य शब्दाचा अर्थ कर्तेपणाशी आहे जे कर्म मी केले या कर्तेपणाच्या भावनेने केले जाते अहंकाराने केले जाते तेच कर्म दुःखदायी ठरते अशी अहंकारातून जन्मला आलेली कर्मेच बंधन स्वरूप होतात अहंकार शून्य वृत्तीने मी पणाचा त्याग करून केलेली कर्मे स्वभावत केली गेलेली कर्मे दुःखांना जन्म देत नाहीत एवढेच नाही तर त्यांच्यापासून आनंद निर्मिती होते त्यांच्यापासून सुख होते शांतीचा अनुभव सतत मिळतो जो अहंकार शून्य वृत्तीने कर्म करत त्याला शांती अवश्य मिळते कर्तेपणाचा त्याग केल्याने शांती प्राप्त होते अध्याय सूत्र निरंजन अष्टावक्र म्हणतात हा आत्मा कुठे दूर नाही किंवा तो कुठल्या बाबीचा संकोच केल्याने प्राप्त होतो असो निर्विकल्प आहे प्रयत्न विरहित आहे निर्विकार आहे आणि निर्दोष आहे या सूत्रात अष्टावक्र आत्म्याची स्थिती व त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करताना सांगतात की आत्मा कुठे सातव्या स्वर्गात नाही तो कुठल्या अदृश्य दुनियेत नाही किंवा स्वर्गात नाही हिमालयात नाही व मठ मंदिरात नाही अशा कोणत्याच ठिकाणी तो नाही की ज्यामुळे तो शोधावा लागेल कोणत्या बाबीचा संकोच केल्याने तो प्राप्त होतो असेही नाही तो आपल्यातच विद्यमान आहे सदैव उपलब्ध आहे केवळ आपले ज्ञानचक्षु उघडून बघण्याचे काम आपल्याला करायचे आहे स्वतःच्या पूर्ण जागृत अवस्थेत त्याला प्राप्त करायचे आहे विकारांची धूळ पुसायची आहे घाणेरड्या आरशाला स्वच्छ करायचे आहे म्हणजे त्यात आत्मा आपोआप दिसू लागेल विचारांच्या घनदाट ढगामुळे आत्मसूर्यचे दर्शन होत नाही सर्व उपासना पद्धती या विचारांची आंदोलने स्थगित करण्याच्या पद्धती आहेत आत्मा विकल्पविरहित आहे तुम्ही निर्विकल्प झाल्यावरच तुम्हाला त्याचे ज्ञान होऊ शकते तो प्रयत्न आहे त्याला जाणून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत तो निर्विकार आहे त्याच्यात कोणतेही विकार नाहीत वैज्ञानिकांच्या तत्वासारखा तो शुद्ध आहे तो योगिक सुद्धा नाही त्याच्यात पाप पुण्य चांगले वाईट हित अहित अशा स्वरूपाचे काहीच नाही तो निर्दोष आहे त्याच्यात कोणताही दोष नाही तो अलिप्त आहे त्याचे स्वरूप बदलता येत नाही कारण तो विकृत होऊ शकत नाही तो कोणी हिसकावून घेऊ शकत नाही किंवा चोर चोरू शकत नाही तो अप्रकट देखील नाही तो कोणत्या खोलीत बंद अवस्थेतही नाही तो तर सदैव उपलब्ध आहे फक्त त्याचे विस्मरण झाले आहे त्याची आठवण तेवढी करायची आहे अध्याय अठरावा सूत्र सहावे व्यामोह हो मात्र विरतो स्वरूप आदान मात्रत वीतशोका विराजनते वी निरावर दृष्ट अष्टावाक्र म्हणतात सर्व मोह पाशातून मुक्त होऊन आपल्या सत्यस्वरूपाचा स्वीकार केल्यानंतरच शोकमुक्त व निर्मल निर्विकार दृष्टीच्या पुरुषाच्या गौरवात वृद्धी होते आत्मस्वरूप ओळखलेल्या व्यक्तीबद्दल मुनिश्रेष्ठ अष्टावक्र सांगतात की प्रापंचिक संसारातील सर्व विषयांच्या मोहातून मुक्त झाल्याशिवाय आत्मस्वरूप प्राप्त होऊ शकत नाही आत्मज्ञान प्राप्त करायचे नसते फक्त त्याच्या प्राप्तीमधील अडथळे दूर करायचे असतात दृष्टी तर तीच आहे मोहाच्या आसक्तीने ती संसारातील विषयात गुंतवाल तर सर्वत्र संसारच दिसू लागतो मोह नष्ट झाला तर नजरेतून संसार अदृश्य होईल व फक्त आत्माच दिसू लागेल मग प्राणी पशु पक्षी अन्य व्यक्ती फार काय दगडच तर त्या परमात्म्याचे दर्शन होईल याप्रमाणे आत्मस्वरूपाचा बोध झाल्यानंतर हर्ष शोक सुख दुःख अशा सर्व प्रकारच्या द्वंद्वांबद्दल व्यक्ती उदास होते त्याच्या वैचारिक दृष्टीत कोणताही विकार नसतो दृष्टी पूर्णपणे निर्विकार व स्वच्छ असल्याने मोह ममता माया राग लोभ द्वेष घृणा त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत अशा पुरुषाची वैचारिक निष्ठा व दृष्टी सत्यमय होऊन जाते तो स्वतःच सत्य स्वरूप होतो अशा पुरुषाच्या ठाई जणू सत्यच मूर्तिमान होते अशा पुरुषाच्या गौरवात सतत वृद्धी होते व असा पुरुष शोभून दिसतो अध्याय आठवा सूत्र सातवे समस्त कल्पना मात्रत्मा मुक्त सनातन विज्ञाय धीरो हिमभ्यासती बालवत अष्टावक्र म्हणतात सर्व जग केवळ कल्पना आहे आत्मात सनातन व मुक्त आहे याचे ज्ञान झाल्यामुळे धैर्यशील पुरुष बालकाप्रमाणे निरागस वृत्तीने व्यवहार करतात अष्टावक्र म्हणतात कि हे सर्व जग या जगाचे अस्तित्व हे केवळ कल्पनेतच अस्तित्वात आहे तुम्ही जगाची जशी चांगली किंवा वाईट कल्पना कराल तसेच जगाचे स्वरूप तुम्हाला दिसतं तुमच्या या कल्पना कल्पनाशक्तीचे नाव मन आहे या मनाच्या नजरेने तुम्ही जगाचे वास्तविक रूप पाहत नसून कल्पनेनुसार स्वतःला हवेत असे रूप कल्पित करून पाहता जर हा मनाचा अडथळा दूर झाला तर जगाचे वास्तविक स्वरूप फार भिन्न असल्याचे दिसून येईल ही अज्ञानी दृष्टी हेच तुमचे बंधन आहे त्याचा त्याग करून चेतनेच्या रूपाचे प्रत्यक्ष दर्शन घ्याल तेव्हा त्याच क्षणी मुक्त व्हाल व त्याच क्षणी आत्मज्ञान प्राप्त होईल हा आत्मा मुक्त आहे आणि सनातन आहे तो स्वतः बंधनग्रस्त नाहीच शिवाय असेही नाही की आज आहे व उद्या राहणार नाही तो सनातन ना आहे पूर्वीपासून आहे व पुढेही राहणार आहे आत्म्याची प्राप्ती मेल्यावर होईल असेही नाही बस वर्गात मिळेल किंवा ज्ञानी माणसाजवळ मिळेल असेही नाही अज्ञानी माणसाजवळ आत्मा नसतो असेही नाही फक्त माणसात असतो व पशुपक्षात असतो असेही नाही आत्मा सर्वत्र आहे सत्य एकच असते ज्याला हे जग सत्य वाटते त्याला आत्मा असत्य वाटतो पण आत्मज्ञानी माणसाला जग असत्य आहे व आत्मात सत्या है, थे। थे ते ते सत्य आहे याचे ज्ञान आणि जाणीव असते ही ज्याची त्याची दृष्टी आहे जगाला सत्य मानणे हेच आत्म्यासाठी बंधन असते जग सत्य मानणे हे वास्तवाला धरून नाही खोट्या समजुतीमुळे खोटी बंधने निर्माण झालेली आहेत समजूत कृत्रिम म्हणून संबंधने सुद्धा कृत्रिम आहेत मानी मानसाची कृत्रिम बंधने खोट्या समजुती भ्रम नाहीसे होतात म्हणून तो मुक्त असतो म्हणून त्याला अज्ञानी माणसाप्रमाणे प्रयत्न करावे लागत नाहीत अज्ञानी माणूसच प्रयत्न करतो अभ्यास करतो साधना करतो आत्मज्ञान प्रयत्न साधना परिश्रम यामुळे प्राप्त होत नाही ते तर प्राप्तच आहे फक्त दृष्टी परिवर्तन करून निर्विकारपणे त्याच्याकडे कर बघायचं आहे केवळ साक्षीदार होणे पुरेसे आहे प्रयत्न करणे हे जगाचे लक्षण आहे साक्षीत्व तर परमेश्वराप्रमाणे आहे तुमच्या प्रयत्नांच्यामुळेच कर्मांचा ढीग साचलेला आहे हजारो जन्मात प्रयत्न करूनच तुम्ही कर्मांचा संचय गोळा केला आहे नरकात जाण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करता पण एका क्षणात व प्रयत्नांशिवाय जी मुक्ती प्राप्त होऊ शकते तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे एखाद्या गोष्टीचा सा साठा करण्यास संचय करण्यास प्रयत्न करावे लागतात पण त्याग मात्र एका क्षणात बसल्या जागी कोणतेही कष्ट न करता कोणतेही प्रयत्न न करता सुद्धा करता येतो आसक्तीचा त्याग करणे हाच खरा त्याग आहे साक्षातकाराचा अनुभव झटकन एका क्षणात घडून येईल जणू काही स्वप्नातून जागे व्हावे तशी घटना घडून येईल सर्व साचलेली कर्मे एका क्षणात नाहीशी होतील ज्याप्रमाणे स्वप्नात केलेल्या कामांची चांगल्या वाईट कर्मांची कोणतीही शिक्षा मिळत नाही त्याप्रमाणे अज्ञानात झालेली कर्मे बंधन होत नसतात मुक्त तर तुम्ही आधीसुद्धा होतातच बंधन हीच भ्रांती होती व नाहीशी झाली बसल्या बसलेच मुक्त होता येते श्रवण भक्तीद्वारा ऐकून ऐकून मुक्त होता येते कुठेही जावे लागत नाही कुठे यावे लागत नाही उपवासात मुक्ती नाही किंवा शीर्षासनात मुक्ती नाही कुंडलीने जागृत करावी लागत नाही किंवा योगातील मुद्रा सुद्धा कराव्या लागत नाही ना शास्त्राची जरुरी आहे ना गुरुची आवश्यकता आहे अज्ञान कबूल करणे म्हणजेच ज्ञानाचे दरवाजे उघड करण्यासारखे आहे अहंकाराचा त्याग करणे म्हणजेच सहज स्वाभाविक रूप प्राप्त करणे आत्मा ब्रम्मे ती निश्चित्य भावा भाव निष्काम किंवा किंम अष्टावक्र म्हणतात आत्मा हाच ब्रह्म आहे भाव अभाव हे कल्पना मात्र आहे जो पुरुष इच्छाविरहित झाला आहे तो काय जाणतो काय सांगतो व काय करतो म्हणजे तो काहीच करत नाही स्वाभाविकपणेच सर्व होत असत आत्मा व ब्रह्म यांच्यातील अभेद्यता स्पष्ट करण्यासाठी अष्टावक्र म्हणतात की हा आत्मा हाच ब्रह्म आहे व्यक्ती व्यक्तीत विद्यमान असलेल्या चेतनेचे नाव आत्मा आहे व समष्टीत विद्यमान असलेल्या चेतनेचे नाव ब्रह्म आहे हे ब्रह्म एकच आहे पण वेगवेगळे वस्तूत ते वेगवेगळे भासते हे भाव आणि अभाव दोन्हीही कल्पनेचे खेळ आहेत एक आत्मा हेच अंतिम तत्व आहे व ते भावस्वरूप नाही किंवा अभावस्वरूपही नाही परमात्मा आहे किंवा नाही ही शंकाच खोटी आहे कारण जे काही आहे ते सर्व तोच आहे या सृष्टीपेक्षा तो वेगळा नाही सृष्टीमध्ये परमात्मा आहे किंवा नाही ही शंका सुद्धा निरर्थक आहे कारण ही सृष्टीच परमात्मा आहे हे तत्व जो हृदयाशी धारण करतं त्यालाच याचा अनुभव येतो शास्त्रांचा अभ्यास करून किंवा पंडितांशी चर्चा करून ते जाणता येत नाही स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश केल्यानेच ते जाणता येत निशब्दपणे शांतीपूर्वक मौन अवस्थेत जाणता येत विज्ञानाच्या प्रयोगशाळेत गेल्याने नाही तर स्वतःच्या आतल्या प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानीच ते जाणता येते। जेव्हा स्वतःचा अहंकार नष्ट होईल तेव्हाच परमात्म्याची भेट होईल हे तर्काने नव्हे तर तर्कशून्य होऊन अनुभूती घेतल्याने जाणता येते स्वतःच्या मीपणाचा लोप होणे ही ज्ञानप्राप्तीची सुरुवात आहे अहंकार व करतेपण हे मोठे अडथळे आहेत स्वतःचे ज्ञान म्हणजे धर्म व दुसऱ्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान जेव्हा मन वासना आसक्ती अहंकार यातून मुक्त होत तेव्हा जे शिल्लक राहते तेच ब्रम्ह आहे अशी स्थिती प्राप्त केलेला ज्ञानीपुरुषच खरा इच्छाविरहित असतो या परमश्रेष्ठ ज्ञानाच्या अवस्थेत करते पण नाही सेवते म्हणून कर्मसुद्धा नाही सेवते मग ज्ञानी जे काही असतो जे काही करतो जे काही बोलतो ऐकतो जाणतो त्यात त्याचा अहंकार नसल्याने ते त्याच्यासाठी कर्म नाहीच सर्व काही अस्तित्वाच्या सहज स्वभावामुळे घडत असते अध्याय अठरावा सूत्र नववे अहम सोहमयम नाहम्षीणा विकल्पनाह सर्व सर्वात निश्चित्य भूतस्य योगिन अष्टावक्र म्हणतात सर्व काही आत्मा है, है जानुन, आहे हे सत्य जाणून शांत झालेल्या योगी पुरुषाच्या मनातील मी हे आहे आणि ते मी नाही अशा कल्पना नाहीशा होत असतात बंधन किंवा मुक्ती शरीरासाठी नाही किंवा मनासाठीही नाही कर्म नाही किंवा त्याच्यामुळे मुक्तीही मिळत नाही परमेश्वर कुणाला बंधनात अडकवत नाही व मुक्तही करत नाही मनुष्याची अज्ञानी बुद्धीच त्याला भेद करण्यास वस्तु वस्तूमध्ये फरक करण्यास शिकवते जीवात्मा व परमात्मा ह्यातही फरक करण्याच्या माणसाच्या अज्ञानी दृष्टीमुळे त्याने सर्व सृष्टीला सुद्धा द्वैतबुद्धीने दोन बाबीत वाटून टाकली आहे सृष्टी तर एकच अस्तित्व रूप आहे ती अभेद आहे पण द्वैतदृष्टीच्या विभाजनामुळे जीवात्म्यात आणि परमात्म्यात भेद दिसू लागला वा हा भेदच संघर्षाचे कारण झाला आहे हा भेद अज्ञानातून निर्माण झालेला आहे आत्मज्ञानाच्या अभावातून निर्माण झालेल्या या भेदातून तो, तो योगी पुरुष मात्र अलिप्त असतो कारण हे सर्व एकाच आत्म्याचे स्वरूप आहे असे त्याने जाणलेले असते आत्म्यापेक्षा वेगळे काहीही अस्तित्वात नाही हे त्याने जाणल्यामुळे त्याच्या मनात असा द्वैती भाव शिल्लकच राहत नाही अहंकार मन वासना तृष्णा इच्छा या सर्वांच्यामुळे निर्माण झालेल्या अज्ञानच या भेदवृत्तीच्या मुळाशी आहे हा भ्रम नष्ट झाल्यावर अभिन्नतेची सखोर जाणीव झाल्यावर असा पुरुष शांत शांत होत जातो व मी म्हणजे हे आहे व ते म्हणजे मी नाही अशा स्वरूपाच्या त्याच्या भावना नाहीशा होतात दिवा प्रज्वलित केल्यावर अंधार नाहीसा व्हावा त्याप्रमाणे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ह्या भ्रमजनक भावना नाहीशा होतात अध्याय अठरावा सूत्र न विक्षेपो न अतिबोधो सुखम न अष्टावक्र म्हणतात पूर्णपणे शांत झालेल्या योगी, योगी पुरुषासाठी ना कशाचा अडथळा आहे ना एकाग्रता आहे न अतिबोध आहे न मूढपणा आहे न सुख आहे ना, ना, ना, ना दुःख आहे मनामध्ये इच्छा आकांक्षा निश्चय शंका कुशंका व पर्यायी विचार येतच असतात याच कारणामुळे हे कल्पनेतले जग अस्तित्वात आलेले आहे परंतु आत्मज्ञानी योगी पुरुषाचे चित्त या संकल्प विकल्प शंका कुशंकांच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर आल्यामुळे पूर्ण शांत असते व म्हणून त्याच्या मनातल्या सर्व बाधा सर्व अडथळे नष्ट होतात बाधा आल्यावरच एकाग्रता साधण्याची धारणा ध्यान समाधी आदी पद्धतीने उपासना करण्याची आवश्यकता वाटू लागते अतिबोध व मुडपणा, सुख व दुःखाचा अनुभव हे सारे चित्ताच्या चंचलतेमुळे प्रतीत होतात ज्ञानी योगी पुरुषाची तर सर्व चंचलता व वा वासना नष्ट झाल्यामुळे तो सदैव व सर्वत्र आत्म्याचेच अस्तित्व असल्याची अनुभूती येतो व आत्मानंदात मग्न राहतो म्हणून या जगातले वर वर्णिलेले अनुभव त्याला येत नाहीत व सुख दुःखापासून तो दूर असतो स्वराज्य भैक्षने निर्विकल्प स्वभावोस्त योगिन अष्टावक्र म्हणतात निर्विकल्प स्वभावाच्या योगी पुरुषाच्या दृष्टीला राजरस्ता व भिक्षावृत्ती किंवा लाभ आणि हानी किंवा समाज आणि जंगल यात काहीही फरक नाही आत्मज्ञानी माणसाच्या मनातील सर्व इच्छा वासना नष्ट झालेल्या असतात निर्विकल्प होऊन असा योगी पुरुष आत्मानंदात मग्न असतो तो समाजात असो किंवा जंगलात असो त्याला फायदा होवो किंवा नुकसान होवो तो राज्यसत्ताधीश असो किंवा भिकारी असो त्याचे लेखी यातल्या कोणत्याही एका गोष्टीमुळे राज्यसत्तेचा त्याग करून पळून जाणारे दोघेही आग्रहीच असतात दोघांच्या मनात काही इच्छा आहेत याच प्रकारे मनात संकल्प बाळगून भिक्षावृत्तीने जगणारे लाभ किंवा हानीचा विचार करणारे जाणून बुजून समाजात किंवा जंगलात राहणारे सर्व पुरुष मनात काही एक विचार काही एक आग्रह बाळगून असतात की मी असे करीनच मी तसे करीनच हे सर्व अहंकारातून निर्माण झालेले अज्ञान आहे अहंकार व संकल्प विकल्प यातून पूर्णपणे मुक्त झाल्यावर प्रत्येक स्थितीत अनाग्रही वृत्तीने स्वाभाविक जीवन जगणे हाच ज्ञानीपुरुषाचा स्वभाव असतो कोणतीही गोष्ट तो निवडत नाही ही चांगली ती वाईट असं ठरवत नाही को घटने वे प्रतिक्रिया नस्ते। ही तेची काही नस्ते। जे काही होते सर्व स्वीकार बारावे क्वर्म क्वचवा काम क्व कविता योगि अष्टावक्र मी हे केले आहे ते केले नाही अशा प्रकारच्या द्वैती विचारातून मुक्त असलेल्या योगी माणसासाठी कसला धर्म आणि कसलं काम कसला अर्थ आणि कसला विवेक जीवनमुक्त योगाची लक्षणे या सूत्रात अष्टावक्रांनी स्पष्ट केली आहेत ही लक्षणे असणारा पुरुष जीवनमुक्त आहे व तो परमश्रेष्ठ योगी आहे असे जाणावे कारण ही लक्षणे म्हणजे जीवनमुक्तीची कसोटी आहे ज्या पुरुषात ही लक्षणे दिसत नाहीत त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही किंवा तो जीवनमुक्तही नाही व अद्वैताची अनुभूतीही त्यास आलेली नाही हे स्पष्ट आहे आणि तरीही जर तो आत्मज्ञानी असण्याचा दावा करत असेल तर त्याला भ्रम झाला आहे किंवा तो वेडा आहे किंवा तो ढोंगी आहे याच प्रतिपादनाच्या ओघात अष्टावक्र सांगतात की संकल्प व विकल्प इच्छा आणि शंका यांच्यापासून पूर्णत्या मुक्त झाल्याने जीवनमुक्त माणसाचे चित्त चंचलता विरहित होऊन शांतपणे स्थिर होते व म्हणून तो कोणती कामे केली व कोणती केली नाहीत अशा विचारांच्या द्वंद्वातून मुक्त होतो असा मुक्त योगी धर्म अर्थ काम आणि विवेक यासारख्या कर्तव्य बंधनातून सुद्धा मुक्त होतो त्या संबंधातले कर्तव्य बंधन अज्ञानी माणसासाठी असते ज्ञानी माणूस त्याच्या स्वभावानुसार त्याचे पालन करतो तर अज्ञानी माणूस बंधन मानून मजबुरीने सक्तीने व अस्वाभाविकपणे ही कर्तव्य पार पाडतो धर्म अर्थ व काम तसेच विवेक यांचा खोटारडा मुखवडा अज्ञानी माणूस लावतो पण तो काही त्याचा स्वभाव नसतो ज्ञानी माणसाचा तो स्वभाव होऊन जातो आत्मज्ञानात दृष्टी परिवर्तन होते व तीच ज्ञानी माणसाची खरी ओळख असते